वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग दहावा पापे कुपजेने जेव्हा कैकेईला वरचेवर विपरीत मार्गदर्शन केले तेव्हा ती विषारी बाणाने जखमी केलेल्या किन्नरीप्रमाणे भूमीवर पडली त्या सुंदरीने आपल्याला जे काय करायचं ते योग्य आहे असा मनाचा निश्चय केला आणि मंथरेला तिने हळूहळू चतुर्पणे सर्व सांगितले मंथरेच्या बोलण्याने मोहित आणि विवश होऊन तिने मनाचा निश्चय केला नाग करण्यासारखा दीर्घ उष्ण निश्वास टाकून किंचित का आपल्याला सुखा मार्ग कोणता याचा तिने विचार केला मंथरा तिची सखी आणि हित इच्छिणारी तिने तिचा झालेला निश्चय ऐकला आणि काम साधले याचा तिला अत्यंत आनंद झाला आता ती क्रुद्ध झालेली राणी मनाशी पक्का निश्चय करून जुबळी होऊन भूमीवर पडली मुखावर भुया आवळून अंगावरच्या नाना प्रकारच्या माळा आणि दिव्य आभूषणे तिने भूमीवर इतर फेकून दिली तिने फेकून दिलेल्या माळा आणि भूषणे यांच्या योगाने नक्षत्रांनी जसे आकाश तशी धरणे शोधू लागले क्रोधागरात पडल्याने तिथे वस्त्र मलिन झाले वेळ घट्ट बांधून अंगातली सारी शक्ती नाहीशी झालेल्या किन्नर स्त्रीप्रमाणे ती पडली इकडे महाराजांनी रामाच्या अभिषेकाविषयी आज्ञा देऊन आणि राज्यसभेला विसर्जनाची अनुज्ञा देऊन गृहात प्रवेश केला आता रामाचा अभिषेक होणारच असे त्यांनी मानले आपल्या प्रेमाच्या माणसाला ही प्रिय वार्ता सांगण्याकरता राजा अंतपुरात शिरला तो कैकईच्या उत्कृष्ट गृहातच गेला ते गृह पांढरट रंगाच्या आकाशासारखे राघूने ग्रस्त अशा चंद्रासारखे पोपट आणि मोर यांनी गजबजलेले क्रौंच्या हुंसाच्या सरमिसर रवाने निनादलेले वाद्यांच्या सुराने गुंजलेले खुबज्या आणि ठेंगू स्त्रियांनी भरलेले होते त्यात ठिकठिकाणी लता मंडप चित्रमंडप होते चाफा आणि अशोक वृक्षाने त्याला शोभांगली होती जिकडे तिकडे हस्ती दंताच्या रुपयाच्या आणि सोन्याच्या वेदिका बांधलेल्या होत्या सदा बहर असणाऱ्या फुलझाडांनी आणि फळझाडांनी आणि विहिरीने ते रमणीय झालेले होते हस्तीदंताची रुपयाची आणि सोन्याची उंच आसने ठिकठिकाणी मांडलेली होती नाना प्रकारचे अन्ने आणि पेय तसेच नाना प्रकारचे भक्ष पदार्थ तेथे ते ठेवलेले होते बहुमोल श्रंगार साहित्याने सजून स्वर्गाप्रमाणे शोभणाऱ्या त्या स्वतःच्या समृद्ध अंतराजाने प्रवेश केला त्या उत्कृष्ट शय्येवर राजाला आपली भार्या काही काही दिसली नाही राजाच्या मनात काम विकार उसळ्या होता तो रतीसुखा करता उतावीळ होता आपली प्रिय पत्नी त्याला दिसली नाही तेव्हा त्याने विचारपूस केली आणि तो मनात खिन्न झाला पूर्वी राणेने ती त्याची वेळ कधीही टळू दिली नव्हती राजालाही पूर्वी प्रवेश केल्यानंतर गृह कधी शून्य आढळले नव्हते गृहात गेल्यानंतर राजाने पूर्वीप्रमाणे कैकेची चौकशी केली त्याला काय माहीत ती स्वार्थ साधण्याच्या इच्छेने मूड बनली आहे द्वारावरची दासी भयभीत होऊन हात जोडून म्हणाले देव देवी देव देवी अतिशय रागावून लगबगीने क्रोधागराकडे निघून गेले आहे राजा अगोदरच दुःखाने व्याकुळ झाला होता तो या शब्दाने अधिकच तरकला तिला तेथे भूमीर पडलेली आणि न शोभणाऱ्या स्थितीत झोपलेली राजाने पाहिली आणि दुःखाने तो पोळल्यासारखा झाला तो वृद्ध आणि त्याची ती भार्या तरुण ती त्याला प्राणापेक्षाही अधिक होती राजाच्या मनात पाप नव्हते पापी इच्छा असलेल्या तिला त्याने भूमीवर पडलेली पाहिले ती तोडलेल्या वेलीप्रमाणे स्वर्गातून भ्रष्ट झालेल्या देवतेप्रमाणे हाकललेल्या किन्नरीप्रमाणे च्युत अप्सरेप्रमाणे निष्प्रभ झालेल्या मायेप्रमाणे किंवा कोंडलेल्या हरिणेप्रमाणे त्याला दिसले अरण्यात शिकाऱ्याने विषारी बाण मारून विविध केलेल्या हत्तीला महागजाने जसे प्रेमाने कुरवळावे तसे परमदुखी असलेल्या कैकेईला राजाने दोन्ही हाताने थोपटले आणि संत्रस्त मनाने त्या कमळाच्या पाकळीसारखे नेत्र असलेल्या भारेला तो म्हणाला कोणी तुला टाकून बोलले की तुझा अपमान केला म्हणून तू अशी धुळीत पडलीस या योगे मला दुःख होते हे कल्याणी तुझ्या कल्याणाची चिंता वाहणारा मी असताना तू अशी भूमीवर का पडतेस भूताने मन पछाडावे तशी तू माझ्या मनाला व्याकुळ करीत आहेस माझ्याकडे चांगले कुशल वैद्य आहेत आणि त्यानं मी सर्व संतुष्ट ठेवले ते तुला सुखी करतील सुंदरी तुला काय होत ते सांग कुणाचे काही प्रिय करायचे आहे का की कुणी तुला नकोसलेली गोष्ट केली आहे कुणाला प्रिय हवे आहे अथवा कुणाचे अत्यंत अप्रिय करायचे आहे आक्रोश करू नकोस देवी देह असा सुकू नकोस मारण्यास कठीण अशा कोणाला मारायचा आहे की वध करण्यास पात्र अशा कोणाला सोडून द्यायचे आहे कोणी दरी दरीतरी श्रीमंत व्हावा अशी तुझ्या इच्छा आहे की कोणा श्रीमंताला अकिंचन बनवायचे आहे मी आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होऊन वागणार आहे तुझ्या मनात जे काही असेल त्याच्या विरुद्ध जाण्याची मला मुळीसुद्धा इच्छा नाही माझ्या प्राणांची तुला शपथ आहे तुझ्या मनात काय आहे ते सांग माझे सामर्थ्य काय आहे हे तुला माहीत असल्यामुळे तू माझ्याविषयी शंका घेऊ नकोस तुला ते आवडेल ते मी करीन हे माझ्या पुण्याईची शपथ घेऊन मी तुला सांगतो सूर्याची जेवढ्या भूमीवर फेरी होते तेवढी भूमीत माझी आहे द्राविड सिंधू सौवीर सौराष्ट्र दक्षिणापथ वंग अंग मगध मत्स्य काशी आणि कौशल हे समृद्ध देश तेते उत्पन्न होणारे विपुल द्रव्य धनधान्य शेळ्या मेंढ्या यातून तुला काय हवेते कैके तू निवड अगं भित्रे कशा देवडी यातायात करतेस शोभने उठ उठ तुला भय कुठून उत्पन्न झाले आहे ते कैकई मला सांग बरे सूर्य जसा धुके दूर करतो तसं मी दूर करेन अशा रीतीने राजनीतीला आश्वासन दिल्यानंतर ते अप्रियता बोलावे असे तिने ठरवले आणि पतीला अधिकच पीडा देण्याला ती सिद्ध झाली अयोध्याकांडाचा दहावासर्ग समाप